सर्ग बावीस राम म्हणाला मानवी जीवनात बाल्यदशा दुर्बलते ही दुर्बलतेची अवस्था असून ते थोड्याच काळात नाही शिवते त्यानंतर तारुण्यदशेला आरंभ होतो या तारुण्यदशेत नाना प्रकारच्या भोगेच्छामुळे मनुष्याला सुख वाटत नाही पुढे वार्धक्याला आरंभ होतो ही अवस्था तर अतिशय कष्टदायक असते बर्फामुळे कमलाचा नाश होतो नदीचा प्रवाह काठावर वाहून येतो त्याप्रमाणे जरा सर्वांच्या देहाचा नाश करते जरा ही स्वतः जरठ असून मनुष्याचे सर्वांग खेळखेळ करते मनुष्याने थोडेही विष खाल्ले तरी तो काळा ठिक्कर पडतो तशीच ही जरा मनुष्याला विरूप करते वार्धक्याज सर्व शिथिल आशक्त मनूस तरुण स्त्रीय दृष्टि उंटाप्रमाण हिड़ीज वाटो मनुष्याला दीन कर सोडनाया जरेता एकदा का मनुष्या पकड़ा बसला बुद्धि सवती मत्सराने रागवाल स्त्री प्रमाण सोडन निघन जो म्हातारपणी मनुष्याचे शरीर कंप पाहू लागले म्हणजे एखाद्या उन्मत्त मनुष्याकडे पाहून जसे लोक हसतात तसे त्या म्हातारे मनुष्याचे नोकर चाकर पुत्र स्त्रिया बंधू मित्र सारेजण त्याच्याकडे पाहून हसू लागतात गिघाड जसे उंच वृक्षाकडे धाव घेते त्याप्रमाणे त्या पराक्रम हीन दिन आणि दृष्टीला हिडीस दिसणाऱ्या वृद्ध मनुष्याकडे लोभ धाव घेतो म्हातारपणात हृदय संतप्त करणारी दैन्य आणि दोषी आणि सर्व तऱ्हेच्या आपत्तींची सखी असलेली विषय वाढील लागते पुढच्या जन्मे माझे कसे होईल ही भयंकरणे तितकीच अनिवार्य चिंता वृद्धावस्थेत मनुष्याच्या ठिकाणी वळते मी किती दुबळा आहे मी पुढे काय करू माझे पुढे काय होणार मी आता मौन धारण करून राहू का अशा प्रकारचे दुबळेपणाचे विचार म्हातारपणे मनुष्याच्या ठिकाणी उत्पन्न होतात मला चांगले गोडझोड पदार्थ कसे मिळतील मला कोण जेवायला घालेल अशा चिंता म्हातारपणी मनुष्याच्या अंत्यकरणाला जाळत असतात म्हातारपणी मनुष्याला खाण्याची शक्ती नसते खाल्लेले पचतही नसते अशी दुर्बल अवस्था झाल्यामुळे मग मुण माणसाला संताप येतो जरा ही देहरूपी वृक्षावर बसलेली आणि देहाला क्लेश देणारी बगळी या देहरूपी वृक्षावर रोगरूपी सर्प राहत रोग असल्यामुळे ती सतत आक्रोश करीत असते अशा रीतीने जरारूपी बगडीचा आक्रोश चाललेला असताना हे मुनिश्रेष्ठ झाली की अंधार पडतो तसेच देहामध्ये जरा आहे असे दिसल्याबरोबर मरण रूपी माकड त्या देहावर जोराने झडप घालते म्हातारपणाने त्रस्त झालेले शरीर हे इतके ओंगळ दिसते कि तेवढे ओंगळ एखादे वस्ती उठलेले वस्ती उठलेले वेली मोठमोठ्याने <coughs> आवाज करीत आमिषावर झड भरते तशी खोकला निर्माण करणारी जरा मनुष्यावर वेगाने झड भरते एखाद्या कुमारीने कमलाचा देठ सहज लिहिलेने उठावा तशे मनुष्याचा नाश करण्याविषयी उत्सुक असलेली ही जरा मनुष्याचे डोके क्षणात शिशिर ऋतीतील धुळीच्या कणांचा मारा करतो आणि शेवटी त्यानं उद्ध्वस्त करतो तसेच ही जरा असून ती शरीराला खिळखिळे करून त्याचा नाश करतो ज्याप्रमाणे कमलपत्रावर हिमकण पडले म्हणजे ते कोमेजून जाते त्याप्रमाणे वार्धक्याने ग्रस्त झालेला देह सुकून जातो शिर हा जसाही पर् पृभा कोहे पिकारा रुचकर जरा ही गंगा मंटली तो शरीर काठावर वृक्ष अशा हृक्षा आयुष्य संपत आ लगेच त्याची मुळे तोडण्यास ती जरारूपी गंगा सिद्ध असते जरा ही मांजरीव असून ती तारुण रूपी उंदरा आणि शरीर रूपी आमिषाचे देहरूपी जंगलामध्ये जरा हे आक्रोश करणारे भालू असते तिच्या इतके अशुभकारक जगात दुसरे कोणीही नाही जरारूपी ज्वाला ही दमा खोकला यांचा शब्द करणारी असून तिच्यापासून दुःखरूपी धूर उत्पन्न होते तसेच ज्याच्या ठिकाणी ही ज्वाला उत्पन्न होते त्याला दग्ध करून टाकते हे ताता फुलाने वाकलेल्या वेलीप्रमाणे वृद्धावस्थेत मनुष्याच्या शरीरातही वक्रता येते आणि वेलीवरील पानाप्रमाणे त्याचे अवयव पांढुरक देह हे केळीचे झाड असून जलारूपी कापुराने ते, ते, ते पांढरे झालेले असे ते झाड मरण रूपी चांडाले का क्षणात टाकतो अहो मुनिवर्य मरण हा एक राजा आहे त्याची स्वारी आपला दिशेने येऊ लागले की प्रथम व्याधी रूपी त्याची सेना बाहेर पडते आणि जरा रूपी पांडरी चवरी पुढे दिसू लागते माणसे शत्रूकडून जिंकली न जाता पर्वताच्या दऱ्यामध्ये दडून बसतात पण अशी माणसेही जरारूपी राक्षसेकडून मात्र ताबडतोब जिंकले जातात शरीरूपी घरातील जागा जरारूपी तुषाराने ओलीचिंब होऊन गेले म्हणजे त्या घरात इंद्रियरूपी मुले यातकिंचित हालचाल करण्याला समर्थ होत जरा रूपी स्त्री दंडरूपी साम दाम दंड भेद या चारांपैकी तिसऱ्या पायाचा आश्रय करून क्षणक्षणे अडखळत चाललेली असते संसाररूपी राजाच्या देहरूपी सुगंधयुक्त पर्णकुटीच्या डोक्यावर जरारूपी सुंदर चौरी विराजमान झालेली जरारूपी चंद्राचा उदय होऊन त्याच्या योगाने शरीर रूपी नगर पांढरे दिसू लागले म्हणजे मरण रूपी कमल क्षणात विकास पावते जरारूपी चुन्याचा लेप्रूपी अंतकपूर पांढरे फटफटीत दिसू लागले म्हणजे अशक्तता पीडा आणि आपत्ती या स्त्रिया त्या अंतकपूरात मोठ्या दिमाखाने आनंदाने राहू लागतो अहो ज्या शरीरामध्ये प्रथम जरेचा प्रादुर्भाव होतो आणि नंतर मृत्यू आपले वर्चस्व प्रस्थापित करतो अशा त्या शरीरापैकीच माझे हे शरीर असल्यामुळे त्याच्यावर अज्ञा मनुष्य मनुष्याने कसे बर अवलंब रहा मनुष्या होते त्या मुणे जीविता शेहुत नसून परंतु ती इच्छा नहीं होती उलटती वी इच्छा व्यर्थ है कारण जरा ही अजिंक्य है कि मनुष्या इच्छा न जुम्मनता अपना पगड़ा बसवते श्रीवासिष्ठ महाराण वैराग्य प्रकरण सर्ग बावी